स्कंध तिसरा अध्याय दुसरा ब्रह्मा विष्णू महेश यांना देवी विमानातून घेऊन जाते व्यास जयाला म्हणाले हे कुरुवंशी श्रेष्ठा हे महापराक्रमी हे राजेश्वरा जशी तुझ्या मनात शंका निर्माण झाली त्या त्यावेळी माझेही मन अत्यंत शंकाकुल झाले होते अशा रीतीने मी हे संभ्रमात पडलो होतो तेव्हा मी नारदांना याविषयी विचारले नारदानी जे सांगितले ते तू श्रवण कर नारद मला म्हणाले हे मुनी श्रेष्ठ व्यास आता या यावेळी मी तुला काय सांगणार मला तू फारच अवघड प्रश्न विचारलास हे ऋषी पूर्वी मी हे असाच संशयाने पीडित झालो होतो माझे अंतःकरण अनेक शंकाने व्यग्र झाले होते त्या संदेहरूपी प्रचंड वृष्टीमुळे मी अत्यंत त्रस्त झालो होतो अखेर मी अत्यंत दीन होऊन सत्य लोकी, लोक वास्तव्य करणाऱ्या माझ्या महा तेजस्वी पित्याकडे ब्रह्मदेवांकडे गेलो हे व्यास महर्षे आज तू जो उत्तम प्रतीचा प्रश्न मला विचारलास तो प्रश्न मी पिता ब्रह्मदेवाला विचारला मी म्हणालो हे हे प्रभो खरोखरच हे संपूर्ण ब्रह्मांड कोणापासून उत्पन्न झाले आहे हे ब्रह्मांड आपल्या खटपटीने निर्माण केले आहे किंवा हे तात हे सर्व विश्व ब्रह्मांड या रुद्राने निर्माण केले आहे हे विश्वात्मा हे जगतपते जे सत्य असेल तेच खरोखर मला कथन करा या सगळ्याचा करता कोण आहे कोणाची नित्य आराधना करावी सर्वात श्रेष्ठ असा प्रभू कोण हे ब्रह्मन हे सर्व मला सविस्तर सांगा हे निष्पाप आपण समर्थपणे माझ्या संशयाची निवृत्ती करा अहो, खरोखरच मी अमृत तुल्य आणि माझ्या या चित्ताला कोठेही समाधान प्राप्त होत नाही क्षेत्रे देवता आणि इतर साधनांनीही चित्त शांत होत नाही हे तपोनिधी त्याचे कारण असे उत्तम कशी बरे अनेक ठिकाणी ठिकाणी व्याप्त चित्त आत्म तत्व समझ लगते सर्व ईश्वर ईश्वर को सर्वाधि ईश्वर ईश्वर को त्या भजन करू? सुरेश्वराला शरण को देश्व पूजन करूवाच मुक्त करा सत्यवती पुत्रा अशा तरह अत्यंत कठिन महत्वाचार ब्रह्मदेवाला विचारला तेव्हा तो लोकपिता महब्रह्मा म्हणाला हे महाभाग्यवान सुपुत्रा खरोखरच तू दुर्घट प्रश्न विचारला आहेस अरे या दुर्भोन आणि सर्वोत्तम प्रश्नाचं उत्तर साक्षात विष्णूलाही देता येत नाही या प्रश्नामुळे तो देवाधिदेव लक्ष्मीपतीही निवृत्तर होतो तेथे मी या प्रश्नाचं उत्तर काय देणार हे महाविचारी पुत्रा संसारात नित्य रममाण झालेल्या पुरुषाला हे ज्ञान नाही खरोखरच जो निरीच्छ निर्मत्सर विरक्त असा जो कोणी असेल तोच या सर्व प्रश्नांच उत्तर देऊ शकेल तोच ह्याचा ज्ञाता होय पूर्वी एकदा सर्व चराचर जग सागरात संपूर्ण बुडून गेलं आणि नाहीसे झालं तेव्हा केवळ पंचमहाभूतेस फक्त सत्वर उत्पन्न झाली त्यावेळी हे सूर्य चंद्र वृक्ष पर्वत ह्यापैकी काहीही उत्पन्न झालेले मला दिसले नाहीत म्हणून मी त्या कमलकर्णिकेत अत्यंत चिंता व्यग्र होऊन बसलो होतो आणि स्वतःशीच विचार करू लागलो या उदकाने परिपूर्ण भरलेल्या महासागरात मी कुठून बरे उत्पन्न झालो कोण माझे रक्षण करणार आहे कोणी बरे मला आपल्या ठिकाणी जन्म दिला किंवा पुढे प्रलय काल प्राप्त झाल्यावर माझा संहार कोणता प्रभू करणार आहे हे उदक जिच्या आधारावर स्थिर राहायला पाहिजे ती भूमी मला कुठेच बरं दिसत नाही ती स्पष्ट का बरे भासत नाही अक्षरांचा अर्थ आणि रूढी या दोन्ही हे कमल प्रसिद्ध आहे पण हे पंकज तरी कसे बरे निर्माण झाले आता हे कमल ज्या चिखलातून उगवले असेल त्या चिखलाचा मी शोध करतो म्हणजे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत पृथ्वीचाही मला तेथे शोध लागेल अशा प्रकारे मी मनात विचार केला आणि एक हजार वर्षपर्यंत मी या उदकावर इकडून तिकडे फिरलो पण अत्यंत शोध करूनही मला ती पृथ्वी कोठेच आढळली नाही कमलाचे उगमस्थानच सापडले नाही तेव्हा मी चिंता करू लागलो तोच आकाशवाणी झाली तपश्चर्या कर तपश्चर्या कर ती आकाशवाणी ऐकून मी त्या कमलामध्ये हजार वर्षपर्यंत बसून तपश्चर्या केली तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी पुन्हा आकाशवाणी ऐकली उत्पन्न कर उत्पन्न कर अशा प्रकारची वाणी पुन्हा प्रकट झाल्यावर मी अत्यंत गोंधळून गेलो आणि स्वतःशीच विचार करू लागलो आता मी उत्पन्न काय करू कसे उत्पन्न करू अशा तऱ्हेचे विचार मनामध्ये घोळत असतानाच मधु कैठव नावाचे दोन दैत्य बंधू समुद्रात माझ्या समोर युद्धासाठी येऊन उभे राहिले त्यांचा तो भयंकर अजस्त्र अवतार पाहून माझ्या मनात कमालीचे भय उत्पन्न झाले अखेर कालाचे अवलंबन मी केले आणि सत्वर उदकात उतरलो इतक्यात अद्भुत असा एक श्रेष्ठ पुरुष माझ्या दृष्टीस पडला त्याची देहयष्टी मेघाप्रमाणे श्यामलवर्णाची होती त्याने पित वस्त्र परिधान केलेले होते त्या जगन्नाथाने शरीरावर वनमाला धारण केल्यामुळे तो सुशोभित दिसत होता तो चतुर्भुज आणि सुंदर होता शंख चक्र गदा इत्यादी आयुधांनी तो अत्यंत झळकत होता तो योगनिद्रेत आधीन झालेला होता त्यामुळे त्याची हालचाल थांबलेली होती असा तो निश्चल महाविष्णू अच्युत शेषरूपी मंचकावर शयन करीत होता या निद्रिस्त विष्णूला पाहून मी पुन्हा विवंचनेत पडलो आता काय करावे अशा प्रकारची अद्भुत चिंता मनात निर्माण झाल्यावर मी विष्णूला जागृत करण्याकरता त्या योग निद्रारूपिणी माझ्या स्तवनामुळे ती योग निद्रा विष्णूच्या देहापासून बाहेर पडली आणि ती कल्याणी देवी आकाशात निघून गेली ती अत्यक शरीराने युक्त होती दिव्य दिव्यभूषणानी ती सालंकृत दिसत होती अशी ती वर्णनास शब्दांच्या पलीकडे रूप असलेली देवी विष्णूचा देह सोडून आकाशात गेल्यावर स्वत्तेजाने तिथे झळकू लागली अशा रीतीने तिने विष्णूला सोडल्यावर तो महात्मा जनार्दन सत्वर उठला आणि माझ्या विनंतीवरून माझ्या संरक्षणासाठी त्याने पाच वर्षे त्या दैत्य बंधूंशी युद्ध केले अत्यंत दारुण युद्ध करून महाविष्णून त्या दैत्याने मारलेले मी पाहिले आपली मांडी विस्तृत आणि निर्मल करून त्या भूमीवर विष्णून आम्ही दोघेही त्या ठिकाणी असतानाच रुद्र तेथे येऊन पोहोचला आम्ही तिघांनीही त्या मनोहर आणि निराकार आकाशात झालेल्या त्या मनोहर देवीची मुक्तकंठाने स्तुती केली त्या दिव्य उपासना केली। आमाती पवित्र केला। ते उ स्थिर आटाक्षारनंदित हर्षित हे ब्रह्मदेवा हे विष्णु महेश्वरा आता तुम्हें नित्य सावधान रहा ब्रह्मा ने सृष्टि उत्पत्ति करा विष्णूने तिचे रक्षण करावे आणि योग्य काली महेश्वराने तिचा संहार करावा हे देवेश तुम्ही तिघेही आता आपापली दुष्ट महादैत्यांचा तर आता वध झाला आहे आता सत्वर तुम्ही स्वतःसाठी आपापली योग्य ती स्थान तयार करा आणि निश्चिंत मनाने तिथे जाऊन वास्तव्य करा आपापल्या विभूतींच्या योगाने म्हणजेच जनायुज अंडज स्वेदज आणि उद्भीज अशा या सर्व प्रजा करा आणि आपल्या कार्यामध्ये सत्वर स्थिर रहा। हे नारदा असे तिचे हे मृदू सुखदायक आणि मनोहर भाषण ऐकल्यावर आम्ही तिघेही तिला म्हणालो हे महामाये खरोखरच आम्ही असमर्थ आहोत कारण आम्ही या प्रजा कशा उत्पन्न करायच्या हे माते येथे तर सर्वत्र उदकृतपणे पसरलेले दिसत आहे कुठे पत्ता दिसत नाही तेव्हा आम्ही असहाय्य आहोत हे देवी आम्हाला क्षमा कर आमचे हे असहाय्य भाषण ऐकून ती देवी प्रसन्न वदनाने हर्षयुक्त झाली आणि ती अत्यंत संतुष्ट झाली इतक्यात आकाशातून एक अद्भुत आणि शुभ विमान तिथे आले ती देवी हसतमुखाने म्हणाली हे ब्रा हे विष्णू हे महेश्वरा तुम्ही आता ही भीती मनात न बाळगता ह्या विमानात सत्वर प्रवेश करा मी आजच तुम्हाला एक अवर्णनीय चमत्कार दाखविन तिचे ते वत्सल भाषण ऐकून आम्ही बरे असे म्हणत त्या विमानात चे आम्ही अवलोकन केले ते मोत्यांच्या रसांनी त्याला जोडलेल्या घंटांचा मधुर नाद ऐकू येत होता ते रत्न जडवून सुशोभित केले होते आणि अत्यंत नयन असे अशा त्या देवांच्या सुंदर गृहाप्रमाणे शोभून दिसणाऱ्या विमानात आम्ही तिघेही निशंक मनाने चढलो आणि तेथील स्थानावर बसलो अशा प्रकारचे आम्ही तिघेही जितेंद्रिय विमानात बसताच ते अवलोकन करून त्या देवीने आपल्या शक्तीच्या बलावर ते विमान आकाशातून चालवले अध्याय दुसरा समाप्त